पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे निवड दिवस असेच चालले होते युद्धाने तोपर्यंत फारच गती घेतली होती जर्मनीच्या सैन्याने आता आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला होता फ्रान्सची सर्वभूमी त्यांच्या आधिपत्याखाली आली होती त्यामुळे त्यांना पश्चिमेकडून कसलेही तातडीचे लष्करी संकट दिसत नव्हते आणि ही वेळ पाहून त्यांना जे शेवटी साध्य साधायचे होते ते म्हणजे युरोपमधील कम्युनिझमचे वर्चस्व दूर करायचे त्यासाठी हिटलरने आपली सर्व शक्ती एकवटून रशियावर हल्ला चढविला रशियाचा नेता स्टालिन यांना हे आक्रमण काहीसे अनपेक्षित होते असे लक्षात आले त्यांनी संकट काही उपयोगी पडावा म्हणून पोलंडचा काही बाग आपल्या ताब्यात घेऊन ठेवला होता कधी हिटलरने आक्रमण केले तर बचावाची तयारी म्हणून त्याचा उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागे लष्करी उद्देश असावा परंतु हिटलरचे आक्रमण इतके शक्तिशाली आणि वेगवान होते की पहिल्या दोन आठवड्यातच जर्मनीच्या सैन्याने रशियाचा फार मोठा प्रदेश पादाक्रांत केला हिंदुस्तानमध्ये या गोष्टीचा प्रतिक्रिया झाल्या साम्राज्यवादी युद्ध म्हणून आरडाओरडा करणारे कम्युनिस्ट आता हे लोकशाहीवादी युद्ध झाले म्हणून सांगू लागले त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टीने तत्वता हे कदाचित बरोबरही असेल परंतु भारतीय नागरिकांना आतापर्यंत हे युद्ध मोडून काढले पाहिजे असे जे सांगत होते तेच आता या युद्धाला मदत केली पाहिजे असे सांगू लागले तेव्हा लोकांमधील त्यांची प्रतिष्ठा गेली हिंदुस्तानमधल्या कम्युनिस्ट पक्षाला हिंदुस्तानच्या जनमताची नाडी केव्हा समजली नव्हती त्यांनी ज्या अनेक चुका केल्या त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची त्यांची ही चूक त्यांना फार महाग पडली पुढच्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणात त्यांना गोष्ट सारखी लढत राहिली हिंदुस्तानच्या दृष्टीने लढाईला अधिक संकटाचे स्वरूप जे आले ते पुढे एकोणीशे एकेचाळीस सालच्या जेव्हा जपान युद्धप्रवेश करून एकापाठोपाठ अनेक देश गिळंकृत करायला सुरुवात केली तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्ष तटस्थ राहून युरोपातील घडामोडींचा कसा उपयोग करून घ्यायचा याचा व्यूह हो बरोबर रचून इतर प्रमुख युरोपियन राष्ट्रे महत्वाच्या संग्रामात जेव्हा गुंतली आहेत तेव्हा जपान युद्ध प्रवेश केला आणि काही आठवड्याच्या आतच सिंगापूर मलेशिया ब्रह्मदेश असे एकापाठोपाठ एक एक देश पादाक्रांत केले जर्मनी आणि जपान यांच्या चढाईचे जे गतिमान तंत्र होते त्यामुळे सर्व जग दिपून गेले होते पण आता मात्र हिंदुस्तानच्या जीवनामध्ये खरेखुरे संकट निर्माण झाले होते ब्रह्मदेशच्या मागून आता हिंदुस्तानची पाळी आहे काय असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आणि जर जपानी हिंदुस्थानमध्ये आले तर या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नव्हते अशा प्रश्नांची उत्तरे तरकाने देता येत नाहीत राष्ट्रनिष्ठेच्या परिभाषेतच त्याला उत्तर दिले पाहिजे जितकी ब्रिटिश साम्राज्यशाही आम्हाला त्याज्य आहे तितकाच जपानच्या साम्राज्यशाहीचा आम्ही तिरस्कार करतो ही माझ्या मनाची भूमिका होती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सिना यांच्यासंबंधीच्या आकर्षक गोष्टी प्रसिद्ध होत होत्या त्या काळी त्यांनी एक ऐतिहासिक कार्य केले हे आज पाठिमंगी वळून पाहता स्पष्ट होत सुभाषबाबूंच्याबद्दल आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रेमाबद्दल मनात अतिवादर होता पण जपानचे हिंदुस्थानवर आक्रमण झाले तर त्याच स्वागत होऊ शकणार नाही असा मनाचा कौल होता जपानच्या या युद्धाच्या प्रगतीनंतर ब्रिटिश सरकार काहीसे जागे झाले असे सांगतात की अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ड यांनी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांना गळ घातली होती की हिंदुस्तानशी तडजोड करा आणि त्याचा परिणाम म्हणून नाईलाजाने चर्चिलने काही पावले उचलण्याचे ठरवले त्याचा परिणाम म्हणून हिंदुस्तानला भेट देण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स मिशन येईल असे जाहीर झाले माझ्या आयुष्याशी संबंध असलखा व त्याला पार्श्वभूमी म्हणून असणाऱ्या राष्ट्रीय घटनांचा आढावा घेत मी एकोणीशे बेचाळीस मार्चपर्यंत पोहोचलो आहे पण आमच्या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण जीवनातल्या एका महत्वाच्या सत्ता स्पर्धेच्या राजकारणाच्या माहितीसाठी मला एकोणीशे एकेचाळीस मध्ये परत गेले पाहिजे आमच्या काँग्रस्त पक्षाच्या दृष्टीन एकोणीशे एकेचाळीस साल ह वैयक्तिक सत्याग्रहाच वर्ष होते, मी जिल्हा काँग्रस्तिअध्यक्ष या नात्याने काम पाहत होतो आणि योगायोगाने त्याच वेळी मी माझी कायद्याची श्वटची परीक्षा पास होऊन शिक्षणपूर्तीच्या कार्यक्रमातून मुक्त झालो होतो वकिलाची परीक्षा देऊन एक दोन महिने झाल्यानंतर माझे मित्र कामरीकर केड़ी, डी पाटील यांचा निरोप आला की आपण आपल्या सनदा हायकोर्टातून आणण्यासाठी मुंबईला जाऊ या मी त्यांना कळवले की जिल्ह्यात महत्वाच्या घटना घडत आहेत तेव्हा तुम्हीच कराडला या म्हणजे आपल्याला काही बोलता येईल मी जसे क्रिडी पाटील यांना बोलावले तसेच किसन यांनाही बोलावून घेतल आमच्यापुढे प्रश्न असा होता की सातारा जिल्ह्यात जिल्हा लोकर बोर्डाचे राजकारण हे श्री धनजी कपूरच्या सत्ताकांडामुळे हो एक वादग्रस्त केंद्रविषयी होऊन बसल्ह त्यावेळेच्या कायद्याप्रमाणे मर्यादित अधिकाराचे का होईना परंतु शिक्षण क्षेत्रात विकेंद्रीत संघटना म्हणून स्कूल बोर्ड संस्था अस्तित्वात आली होती आणि स्थानिक स्वराज्याच्या क्षेत्रात जिल्हा लोकल बोर्ड ही संस्था काम करत होती त्यांच्या हातात शिक्षकांच्या बदल्या शाळांच्या इमारती खेडेगावांना रस्ते अशा लोकांच्या दृष्टीने महत्वाची वाटणारी परंतु अधिकाराच्या दृष्टीने मामूली अशी कामे दिलेली होती या कामांसाठी लागणारी साधने व संपत्तीची व्यवस्था सरकारकडून फारच मर्यादित स्वरुपात होत असे म्हणजेच मर्यादित स्वरूपाच्या या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या परंतु महत्वाची गोष्ट ही होती की जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्यांच्या नेमणुका होत नसत तर त्यांना लोकमतावर आधारलेल्या प्रत्यक्ष निवडणुकीचा आधार घ्यावा लागत असे या निवडणुकीनंतर त्यातून जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष आणि स्कूल बोर्डाचा चेअरमन ही दोन महत्वाची अधिकारपदे निर्माण होत असत व त्यामुळे दोन्ही पदे ग्रहण करणाऱ्या व्यक्ती मोठ्या मार्द्यावर मांडल्या जात असत एकोणीसशे सदोतीस सालपर्यंत कपूर यांचा उल्लेख मी पूर्वी केला आहे नानी मोठ्या कौशल्याने या संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे एक आर्थिक सामाजिक आणि राजकीय असे वर्चस्व निदान एकोणीशे सदोतीस सडोतीसपर्यंत होते असे म्हणले तरी चालेल ते एकोणीसशे सदोतीसच्या काउन्सिल निवडणुकीतुभे राहिले होते आणि निवडूनही आले होते एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्याखाली पहिले मुंबई सरकार बनले त्यात ते काही महिन्यांपर्यंत पहिले मुख्यमंत्री म्हणून राहिले पुढे काँग्रेसने अधिकार ग्रहण करायचे ठरवल्यानंतर तन्ना बाजूला व्हावे लागली ही गोष्ट निराळी तसा हा लांब पल्ल्याच्या नजरेचा माणूस होता परंतु इंग्रज दाजिना असल्यामुळे आम्हाला तो नकोसा होता जिल्ह्याच्या राजकारणावरील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड सोडायची नाही हा त्यांचा नेहमीचा डाव होता एकोणीसशे साली कौन्सिलच्या निवडणुका जिंकल्यानंतर लोकमतात बराच फरक पडला आणि सातारा जिल्हा बोर्डाची निवडणूक आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे लढविली फिरलेले वारे लक्षात घेऊन कुपरच्या पाठीमागे असणारे काही लोक आमच्याही पाठीमागे लागले त्यावेळी पहिल्याप्रथम राष्ट्रीय वृत्तीचा जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याची संधी लोकांना मिळाली होती एकोणीशे सदोतीस सालच्या काउन्सिल निवडणुकीच्या वेळेच्या माझ्या कामामुळे निवडणुकीच्या कामातला छोट तज्ञ म्हणून माझाही लौकिक बंद चालला होता त्यामुळे एकोणीसशे सालच्या जिल्हा लोकल बोर्डात निवडून आलेल्यांपैकी स्त्री धुळाप्पा अण्णानवले सखाराम बाजी रेठरेकर आणि गौरीहर सिंहासने हे माझे महत्वाचे मित्र झाले होते चार चारसा महत्वाच्या जिल्हा बोर्डाच्या सभासदांचा मी राजकीय सल्लागार मांडला जाई त्यामुळे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष कोण असाव या चर्चामध्ये माझे हमखा स्थान अस एकोणीसशे सालच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी आमचे काम सोपे होते पक्षाने निवडणूक लढवली होती आणि पक्षापुढे उमेदवारही उत्तम होत कौन्सिलच्या चुरशीच्या निवडणुकींमध्य उत्तर सातारा मतदारसंघातून निवडून आलखा आमदार बाबासाहेब शिंदे हे जिल्हा बोर्डात निवडून आले होते आणि त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारावे असे सर्वसामान्य मत होते आणि तसे ते झालेही बाबासाहेब शिंदे हे एकोणीशे एकवीस एकुणीश सालापासून राष्ट्रीय चवेशी संबंध असलेले आमच्यातले जुने कार्यकर्ते होते त्यांना ग्रामीण जनतेमध्ये मोठा मान अस एक खादीधारी राष्ट्रभक्त पुढारी असा त्यांचा त्यावेळी लौकिक होता त्यांच्या या निवडणुकीच्या वेळी त्यांचा माझा पहिला संबंध आला आणि हळूहळू त्या संबंधाचे रुपांतर गाढस्नेहात झाले मी एकोणीसशे सदतीस सालची आमची हकीगत एवढ्यासाठी सांगितली की या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एक्केचाळीस साली पुणे जे प्रश्न उभे होते त्याची कल्पना यावी एकोणीसशे एक्केचाळीस साली युद्धकालीन परिस्थितीमुळे आमचा पक्ष कोणत्याही निवडणुका लढविण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यावेळी आमच्यातले पुष्कळ हे कार्यकर्ते कारागृहात होते त्यामुळे पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता पण जेलच्या बाहेर क्रियाशील अशी आम्ही मंडळी होतो त्यांना या प्रश्नाकडे दुर्लक्षही करता येत नव्हतं श्री केडी डी पाटील श्री किसनवीर यांना निमंत्रण दिल्याचे मी जे वर सांगितले ते या गोष्टीचा विचार करण्यासाठी आम्ही एकत्र बसून जो विचार केला तो हा की प्रत्यक्ष पक्षातर्फे अधिकृत उमेदवार तर उभे करता येणार नाहीत पण जनतेमध्ये महत्वाच्या मांडल्या गेलेल्या या सत्तास्थानांमध्ये कुपरची मंडळी म्हणजे एका अर्थाने सरकारपक्षीय मंडळी ही बिंदू येऊ दिली तर आपल्या राष्ट्रीय चळवळीचे काम अडचणीचे होईल तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता आणि त्यांच्या आमच्या चर्चेतून आम्ही असे ठरवले की वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये निवडून येतील अशी परंतु खंबीरपणे राष्ट्रीय धोरणाबरोबर राहतील अशी काही मंडळी निवडणुकीसाठी उभी केली पाहिजे आणि त्यांना निवडून येण्यासाठी मदत केली पाहिजे या निर्णयाप्रमाणे वाळवे तासगाव कराड वाई आणि सातारा जावळी या तालुक्यातून आमचे काही मित्र निवडणुकीला उभे राहतील अशी आम्ही व्यवस्था केली ते सर्व लोक चांगले कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या परिश्रमांनी आणि काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून आले आणि जेव्हा सर्व जिल्ह्याच्या निवडणुकीचा हा तक्ता समोर आला तेव्हा लोकांच्या लक्षात आले की जिल्हा बोर्डाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जे काही मनुष्यबळ लागते त्यातला एक चांगलासा गट आमच्या म्हणण्याप्रमाणे काम करणारा आहे या जिल्हा लोकल बोर्डाच्या राजकारणातल्या पटावरील सोंगट्या मोठ्या मतदार बसल्या होत्या यावेळी एक दुसरे आश्चर्य घडले ते म्हणजे कुपर यांचे गटातच मतभेद झाले त्याचे प्रसिद्ध सहकारी श्री अण्णासाहेब कल्याणी आणि सरदार पाटणकर हे त्यांच्यापासून अलग झाले आणि अध्यक्षपदाचा खेळ सुरु झाला अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील दोन तरुण नवे वकील लढाईच्या मैदानात उभे राहिले एक श्री आनंदराव चव्हाण आणि दुसरे श्री बाळासाहेब देसाई या दोघांपैकी श्री आनंदराव चव्हाण हे माझे विद्यार्थीदशेपासूनचे मित्र होते इंटर आणि बीएच्या परीक्षेच्या वेळी आम्ही एकत्र अभ्यास केला होता विद्यार्थी दशेतच आनंदरावांनी आग्रहाने एका कुंभार गावातील त्यांच्या घरी नेले होते आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कुटुंबियाच्या ओळखी करून दिल्या होत्या तसे म्हणले तर त्यांचा माझा पहिल्यापासून जुना वैयक्तिक स्नेह होता पण त्यांच्या पाठिंबागेच्या शक्ती उभ्या राहिल्या त्यांचे अप्रत्यक्ष नेतृत्व कुपर करत होते मी आनंदरावांशी बोलून त्यांना हे सांगितले परंतु त्यांना पाठिंबा देणारी दुसरी जी महत्वाची माणसे होती त्यांच्या प्रेमाखातर त्यांना ते संबंध काही तोडता आले नाहीत श्री बाळासाहेब देसाई हेच आमचे या परिस्थितीतील उमेदवार ठरले तसे आम्ही बाळासाहेबांना बोललोही श्री बाळासाहेब ही।, ही पाटण तालुक्यातील होते परंतु त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाल होत आनंदराव आणि बाळासाहेब या दोघांचा तालुका एकच आणि दोघांचेही शिक्षण कोल्हापूरला झाल होते त्यांची नातीगोतीही कोल्हापूरच्या सरदार घराण्यांशी होती तसे म्हटले तर या दोघांनी एकत्र बसून मार्ग काढावयास काहीच हरकत नव्हती पण तसे झाले नाही श्री बाळासाहेब देसाई हे मुख्यतः पाटणला वकिली करत परंतु त्यांनी आपले घर कराडला ठेवले होते माझे बंधू गणपतराव यांचा त्यांचा चांगलाच परिचय होता माझी त्यांची कराडला ओळख झाली होती शेवटी निवडणुकीच्या राजकारणामध्ये चढावळ सुरू झाली माणसे जमवण्याची शर्यत सुरु झाली आणि अखेरीस निवडणुकीच्या दिवशी मतदान होऊन बाळासाहेब देसाई हे निवडून आले त्यांच्या निवडीला आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी फार मोठी मदत केली होती बाळासाहेबांना त्याची जाणीव झाली आणि त्यातून त्यांचे आमचे सहकार्य हळूहळू वाढत गेले सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष झाल्यामुळे स्वाभाविकच ते जिल्ह्यातले एक प्रमुख नागरिक बनले त्यांचा आणि आमचा जिल्ह्यातला गट एक असे मानले जाऊ लागले त्यावेळी आम्ही सर्वजण प्रथमच प्रत्यक्ष निवडणुकीत कुपर गटाचा पराभव करू शकलो याचा आम्हाला आनंद होता परंतु या सर्व प्रकरणामध्ये माझे जुने मित्र आनंदराव चव्हाण यांना मात्र मी दुखवून बसलो याची खंत होती आनंदराव आणि बाळासाहेब ही दोन्ही महत्वाची माणसे होती आणि भविष्यातील राजकारणामध्ये दोघांचीही गरज लागणार होती बाळासाहेब देसाई हे ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतले होते त्यांनी त्यावेळी तत्व म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा स्वीकार केलेला नव्हता काँग्रेसशी आमच्याशी आलेल्या संबंधामुळे जी काही जवळीक झाली होती तेवढीच या निवडणुकीच्या निमित्ताने ते आणि आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही त्यांना हळूहळू खेचत राहिलो तसेच ते मैत्रीला चांगले गृहस्थ होते जिल्हा लोकल बोर्डाचे कामही त्यांनी आपले वजन ठेऊन पार पडायचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा लौकिकही झाला पण मुलत त्यांचा पिंड सरकार विरोधकाचा नव्हता जिल्ह्याचे प्रमुख सरकारी अधिकारी म्हणजे कलेक्टर या कलेक्टरच्या अधिकाराला व प्रतिष्ठेला ते फार जपत मी तर इंग्रज विरोधी चळवळ्या आणि त्यांचा मित्रही अशा काही कठीण अवस्थेत त्यांची आमची मैत्री वाढत होती मी काही वेळा त्यांच्याकडे उतरत असे तेव्हा मी पाहिले आहे की कलेक्टरकडून काही लिफाफा आला आहे असे पाहिले की ते एकदम अस्वस्थ होत आणि तो उघडून पाहून त्यात काय आहे नाही हे पाहिल्याशिवाय त्यांना कोणाशी बोलणे किंवा इतर कामे करणे कधी सुचत नसे आम्ही मित्रमंडळी त्यांची थट्टा करत असू की तुम्ही एका अर्थाने जिल्हा प्रमुख आहात कलेक्टरची एवढी मिजाज तुमच्या मनामध्ये कशासाठी ते असून म्हणत अहो या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मी अध्यक्ष आहे ना तिच्या सुरक्षिततेसाठी मला हे सगळं केलं पाहिजे असा त्यांचा माझा स्नेह सुरू झाला पुढे तो जवळजवळ तीस पस्तीस वर्ष वाढत राहिला आणि टिकला दुर्दैवाने आज ते हयात नाहीत शेवटी शेवटी तरते मजवर नाराज होऊन कैसे दूर होते पण एका घरोब्याचा स् आणि जनतच्या हितासाठी तळमळीन कार्य करणारा लोकनेता ही त्यांची लोक आठवण कायम राहील त्यांच्या प्रत्यक्ष राजकारणातील जी पहिली पावले त्यांनी टाकली त्यावेळी ते त्यांचा साथीदार म्हणून मी होतो याची मला मोठे आनंदाने आठवण होत बाळासाहेब दक्षिणाच्या निवडणुकीन पाटण तालुक्यातील लोकांना मोठा आनंद झाला मागासल तालुका डोंगराळ भाग म्हणून त्यामधिकास कमी अशी तव्वाची परिस्थिती होती बाळासाहेबांच्या गावी त्यांच्या सत्काराचा फार मोठा समारंभ झाला त्यावेळी बाळासाहेबांनी मला आग्रह आणि समारंभाचे अध्यक्षस्थान घ्यायला लावले या सगळ्या जुने आठवणी मनाशी गर्दी करून येतात याचे कारण आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते जेलमध्ये असताना जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही राष्ट्रीय प्रवृत्तीची इज्जत राहील अशा तऱ्हेने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्याचे काम केले होते आणि त्यामुळे किसनवीर के पाटील आणि मी यांना एक प्रकारचा आनंद वाटत होता माझे स्वतःचे असे निदान होते की आम्ही ही जी स्थानिक स्वराज्य संस्था हातात ठेवतो आहोत याचा केव्हा ना केव्हा तरी राष्ट्रीय चळवळीला उपयोग होईल गेली दोन तीन वर्ष माझ्या मनात जी अस्वस्थता आहे असे मला सारखे वाटत होते त्याचे कारण माझे मन मला सांगत होते की दिवसेंदिवस देशाचे राजकारण अपरिहार्यपणे एका मोठ्या जनआंदोलनाच्या दिशेने चालले आहे आणि त्यामुळे नवी तरुण माणसे जोडणे जनमानसातील आमच्या कामाचा पाया अधिक खोल व मजबूत होईल याचा प्रयत्न करणे यासाठी या, या स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या संस्थांशी आपला संबंध प्रस्थापित करणे ह आप तातडीच काम आह एकोणीशेक्केचाळीस एक सालच्या जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीत जी नवी माणसे माझी निकटची साथी झाली त्यात श्री यशवंतराव पारलेकर यांचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे आजपर्यंतच्या माझ्या सर्व कार्यात तेव्हापासून ते माझ्याबरोबर एकसारखे आहेत एकोणीशे सालच्या संग्रामात त्यांचे अनमोल सहकार्य मला मिळाले होते यापूर्वीही विशेषतः कॉलेजच्या दिवसात जे संबंध वाढविण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे सुद्धा सर्व मित्रांची ही एक शक्ती मला कामाला प्रवृत्त करत होती त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागातल्या कार्यकर्त्यांशी वाढते घनिष्ठ संबंध आले आणि यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात माझे एक, एक व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वीकारण्यासारखे आहे अशी माझी प्रतिमा तयार झाली राजकीय दृष्ट्यापुढील आयुष्यात जे काम करायचे होते त्याची एक तर तयारी आणि शिक्षण मिळत होते आणि पाया घातला जात होता असे म्हटले तरी चालेल या निवडणुकीनंतर श्री आनंदराव चव्हाण यांची आणि माझी काही भेट झाली नाही कारण ते माझ्यावर किंचितसे रागवले होते त्यानंतर थोड्याच महिन्यांनी ते इंदू संस्थांमध्ये महत्वाच्या जागी काम करण्याकरिता सरकारी नोकरी रुजू होण्याकरता म्हणून गेले आणि त्यानंतर जवळजवळ दहा वर्ष ते तिकडेच राहिले परंतु सातारा जिल्ह्यात जेव्हा परत आले तेव्हा संस्थाने विलीन झाली होती आणि एकोणीशे सालच्या निवडणुकीची तयारी चालू होती सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातले राजकारण कसा आकार घेत होते त्याची ही पार्श्वभूमी आहे सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे शिष्टमंडळ काही राजकीय सुधारणेच्या योजना घेऊन आले होते हे खरे आहे त्या योजनेचे स्वरूप काही तात्पुरते आणि काही लांब मुदतीचे असे दुहेरी होते लांब मुदतीच्या गोष्टी संबंधाने फारसा कोणी गंभीरपणे विचार करत नव्हते त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रमुख पक्ष तातडीने कोणत्या प्रकारचे सत्तांतर होणार या एकाच कसोटीवर सर्व योजनांची परीक्षा करत होते त्याचप्रमाणे क्रिप्स विषयींच्या योजनांचेही आले गांधीजींचं सर्व प्रमुख काँग्रेस नेते क्रिप्स यांच्याशी बोलून आले त्याचप्रमाणे बॅरिस्टर जीना डॉक्टर आंबेडकर हिंदू महासभेचे पुढारी हेही सर्व पुढारी आपापल्या दृष्टीकोनातून त्यांच्याशी चर्चा करून आले प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे होते कसोट्या वेगवेगळ्या होत्या त्या, त्या योजनांमध्ये युद्धकाळात सत्तेचा महत्वाचा भाग हा भारतीय प्रतिनिधींना देण्याचा प्रामाणिक हेतूच नसल्यामुळे त्या योजना कोणी स्वीकारल्या नाहीत आप आपापल्या कारणासाठी प्रत्यक्षने त्या योजनेचा त्याग केला याला अपवाद म्हणजे फक्त एम एन रॉय होत अपक्षप्रमाणे सर स्टॅपर्ड क्रिप्स जसे आले तसे गेले, तसे गपयश पत्रात घेऊन गिल् परंतु हे अपयश सर स्टॅपर्ड क्रिप्स यांचे वैयक्तिक होत असे मी म्हणणार नाही हपयश ब्रिटिश सत्तेच होत प्रधानमंत्री चर्चिल यांच होत युद्धाने जरी उलटी दिशा घेतली असली तरी सत्तांतर करण्याचा त्यांचा सुतराम हेतू नव्हता याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला देशामध्ये असंतोष वाढू लागला आणि वाढत्या युद्धाच्या परिणामाबद्दल चिंता फक्त पुढाऱ्यांच्याच मनात राहिली नाही तर ती जनतेच्या मनात सुद्धा निर्माण झाली या सुमाराला महात्मा गांधींच्या विचारामध्ये फार महत्वाचा फरक पडला क्रिप्स यांना चर्चेच्या प्राथमिक अवस्थेत ते भेटल्यानंतर पुन्हा ते क्रिप्सना भेटायला गेले नाही कारण त्यांची खात्री झाली होती की ब्रिटिशांना काही करायचे नाही आहे गांधीजींनी आतापर्यंत प्रतिकात्मक सत्याग्रह प्रातिनिधिक सत्याग्रह या तऱ्हेचे मार्ग शोधून जनआंदोलन टाळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्या मनामध्ये विलक्षण खळबळ होती पूर्वेकडे जपानचे युद्ध जसे आक्रमक स्वरूप धारण करू लागले तसे त्यांच्या चिंतनाला दुसरे वळण लागले असे दिसते एका मौनाच्या सोमवारी ते आपल्या चिंतनात असताना त्यांच्या मनात विचार आला की मोठे जनआंदोलन करून ब्रिटिशांना या देशातून बाहेर जाण्याचे आवाहन केले पाहिजे त्यांनी हा आपला विचार आपल्या एका इंग्रजी मित्राला कळवला होता क्रुस्ट मिशन नंतर प्रसिद्ध झाले एकोणीसशे बेचाळीसच्या एप्रिल मे व जून या तीन महिन्यात हरिजन मधले त्यांचे लेख मी वाचत होतो तेव्हा त्यांच्या विचारात झालेला हा महत्वाचा बदल माझ्या लक्षात आला तसा तो कोणाच्याही लक्षात आला असता इतका स्पष्ट होता जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे लेख अधिक तीव्र अधिक स्पष्ट अधिक जहाल होत गेले ते स्पष्ट शब्दांमध्ये ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानमधून आपल्या मनाने निघून जाण्याची हीच वेळ आहे असा खडखडीत इशारा देऊ लागले गांधीजींचे हे विचार जसजसे प्रसिद्ध होत होते तसतसे देशातील राजकीय हवामान गरम होत होते आणि जन आंदोलन होणार असे जे माझे निदान होते तेही खरे होणार अशी मला खात्री वाटू लागली त्यावेळी जर जनआंदोलन झाले नाही तर हिंदुस्थानमध्ये आलेली अत्यंत उत्कृष्ट संधी हिंदुस्तान, हिंदुस्तान गमावणार आहे अशा तऱ्हेची भावना मी आणि माझ्या बहुतलचे कार्यकर्ते यांचीही झाली होती त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात काँग्रस्तिच्या नेतृत्वात झालिखा विचारविनिमयाकड आमचक्ष वद्ल आणि यातून निश्वित निर्णय किवा येतो याकड़ आमचक्ष लागून राहिल एकोणीश बळीस सालच्या एप्रिल महिन्याच्या शवटी अलाहाबाद इथ वर्किंग कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रस्त कमिटी यांची बैठक झाली इतिहास घडवणारा तो काळ होता जगाच्या भविष्याला कलाटणी दणाऱ्या या युद्धाच्या अत्यंत कठीण समयी हिंदुस्तानच्त दक्षाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी बसल्ह प्रामाणिक वैचारिक देवाणघेवाण आणि संघर्षाची पर्वा न करता आपली मते स्पष्टपणे एकमेकांना सांगण्याचा सा विक्रम येथे घडला यादृष्टीने अलाहाबादच्या या, अला या बैठका ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाच्या आहेत यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये वेगवेगळे विचार आहेत याची स्पष्ट कल्पना आम्हा लोकांना आली गांधीजींनी आपले विचार एका ठरावाच्या मसुद्याच्या रुपाने पाठवून दिले होते त्यामधील महत्वाचा भाग असा होता की आता ब्रिटिश सत्ताने हिंदुस्थानमधून ताबडतोब निघून जावे आणि आमच्यावर आक्रमण करणारी जपान जपानसारखी दुसरी सत्ता असली तरी त्याबद्दल काय करायचे ते आमचे हमी पाहून घेऊ अशा तरीची भूमिका त्या ठरावामध्ये होती पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वातंत्र्याची हमी हवी होती तातडीने सत्तांतरही हवे होते परंतु ताबडतोब ब्रिटिशांनी युद्धकाळात हिंदुस्थानातून निघून जावे असे म्हणण्यामध्ये त्यांच्या मनात काही वैचारिक विकल्प होते ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून ताबडतोब निघून जावे हे सुचवल्यामुळे फॅसिस जपानशी हिंदुस्थान तडजोड करू इच्छित नाही ना अशी कुशंका लोकशाहीवादी राष्ट्रात व जगतात निर्माण होऊ नये याची चिंता नेहरुजींना होती काँग्रेस पक्षाने जागतिक विरुद्ध अत्यंत स्पष्ट भूमिका अनेक वर्ष घेतली होती व या परंपरेचा काँग्रेसला अभिमान होता या परिस्थितीत याच्याशी विसंगत असे काही घडू नये असा त्यांचा आग्रह होता विशेषतः हिंदुस्थानचे नेते जपानशी समिट करायला तयार आहेत अशा तऱ्हेचा गैरसमज पश्चिमेकडील देशात आला तर ते इष्ट नव्हे ही पंडित जवाहरलाल नेहरूंची भावना होती त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकीय परिस्थितीवरचा आपला वेगळा ठराव हो। वर्किंग कमिटीपुढे ठेवला हा ठराव त्यांनी प्रथम पाठवला नव्हता त्यांनी फक्त आपले विचार वर्किंग कमिटीपुढे मांडले होते तेव्हा मौलाना आजात काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी नेहरुंना सुचवले की तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही ठरावाचा मसुदा म्हणून पाठवा त्यामुळे हा ठराव हो। पंडितजींच्याकडून आला होता वर्किंग कमिटी कमिटीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा पंडितजींच्या ठरावाच्या पाठीमागे बहुमत नव्हते असे दिसून आले आणि आता काँग्रेस नेतृत्वात फूट पडणार अशी सर्वांची भावना झाली परंतु मौलाना आझाद यांनी आपल्या कौशल्याने ही फूट टाळली ठरावाच्या बाजूने बहुमत नव्हते तर वर्किंग कमिटीच्या सभासदांचे मन वळवून त्यांनी तो ठराव वर्किंग कमिटीकडून करुं पास करून घेतला हा ठराव एका अर्थाने समेटाच्या स्वरुपात होता अलाहाबादच्या या घटनेमुळे गांधीजी नाराज झाले असे तेव्हाच्या हरिजनच्या लेखातून व्यक्त होत होते वृत्तपत्रात आणि आमच्या खासगी चर्चातही अशा हकीकती ऐकत होतो लादचा हाठराव ठराव झाला असला तरी लोकांच्या मदतीने प्रसंग पडला तर काँग्रेसच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून एक प्रचंड जनआंदोलन आपण या देशात उभे करून ब्रिटिशांना हिंदुस्थानमधून माघार घ्यायला लावली पाहिजे या निर्णयाप्रत गांधीजी आले होते त्यांनी आपले विचार त्यांच्या काही जवळच्या सहकारी मित्रांना बोलणे दाखवले होते आणि एका अर्थाने त्याची थोडीफार ही करण्याची मनस्थिती त्यांना दाखवली होती त्यांना मानणारे जे पुढारी होते ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल वग्रि मंडळींशी तयाबाबत फार मोकळी चर्चा करत असत हे सर्व त्यासंबंधीचे त्या वळ वाङमय वाचले म्हणजे लक्षात येत गांधींच्या तोलामुलाचा माणूस जनआंदोलनाचा निर्णय घ्याच्या मनस्थितीत ते येतो तेव्हा त्यांना ते जनमनाची संपूर्ण कल्पना आली असली पाहिजे हा त्याचा अर्थ आह गांधीजींच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की ते जेव्हा स्वतः निर्णय घेत असत तेव्हा त्या निर्णयासाठी प्रसंग पडला तर एकटे जायची पाळी आली तर ते जायला नेहमी तयार असत अनेक नेते निर्माण करणारा हा नेता होता त्यामुळे त्यांच्या जवळपासच्या त्यांनी निर्माण केलेल्या नेत्यांपैकी काहींचा मतभेद असला तरी त्याने गांगरून जाण्या इतके ते काही दुबळे नव्हते हो अलाहाबाद अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वेळी आणखी एक दुसरी महत्वाची घटना घडली तिचा उल्लेख केला पाहिजे आणि ती म्हणजे राजाजींचे झालेले विलक्षण मतपरिवर्तन एकोणीशे ते एकोणीशे सालच्या काळात गांधीजींच्या नाफेरवादाचे आणि त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या सिद्धांताचे कौशल्यपूर्ण समर्थन काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठकीत राजाजींनी केलेले होते तो इतिहास प्रसिद्ध आहे पण आता राजाजी अलाहाबाद इथं झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसमध्ये आणि वर्किंग कमिटीमध्ये जे बोलले आणि जी, जी बाजू मांडली त्यावरून देशावर एका बाजूने दुसऱ्या बरके आक्रमण होत असल्याचे चिन्ह दिसत असताना ते अहिंसेवर आपल्यापूर्वीचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणू लागले त्यावेळी त्यांनी दोन ठराव मांडले होते एक मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी तत्वता मान्य करावी व त्यावर आधारित राष्ट्रीय सरकार हिंदुस्थानमध्ये बनवावे व दुसरा ठराव आपल्या मद्रास राज्यात काँग्रेस सरकारने जो राजीनामा दिला होता तो परत घेऊन तेथे ते लोकांचे सरकार प्रस्थापित करावे असे हे वेगवेगळे वे दोन ठराव आणले होते त्यांनी दुसरा ठराव नंतर मागे घेतला परंतु पाकिस्तानच्या कल्पनेचा स्वीकार करण्याच्या ठरावाला ते घट्ट धरून राहिले या अखिल भारतीय काँग्रेसला गेलेल्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांची माझी भेट झाली त्यातील विशेषता श्री बोवासाहेब गोसावी यांच्याशी झाल बोलणे मला स्मरते त्यांनी सांगितले की राजकीय वास्तवता आणि हो तर्कसंगती याच्या आधारावर राजाजी आपली भूमिका इतकी उत्तम मांडत असत की त्यांच्यावर बौद्धिक आक्ष अवघड जात होते परंतु भावनेला त्यांच्णे पटत नसल्यामुळे अखिल भारतीय काँग्रस्त सभासदांनी त्यांना मदत क्लि नाही राजाजींचा हा ठराव झाला आणि त्यांनी ताबडतोब वर्किंग कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर दोन महिन्यांनी काँग्रस्त राजीनामा दुन तुक्त झाल अलाहाबादच्या बैठकीनंतर गांधीजींच्याकडे देशातल्या नेत्यांची एकसारखी रीग लागली हरिजनमध्ये त्यांचे प्रसिद्ध होणारे लेख वाचून राष्ट्रीय ध्वजाचे नेते हजरून गेले होते त्यामुळे ही सर्व मंडळी त्यांचे मन आणि मत जाणून घेण्यासाठी वर्ध्याला जात होती या चर्चेनंतर वर्ध्याला जुलैमध्ये वर्किंग कमिटीची बैठक घ्यावी असे ठरले त्याप्रमाणे जुलै महिन्यात वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यात झाली या खेपेला गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला आणि वर्किंग कमिटीच्या चर्चांमध्ये पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेतला या चर्चेतून जो वर्किंग कमिटीनं ठराव पास केला तो ठराव अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा झाला हिंदुस्थानमधून ब्रिटिशांनी माघार घ्यावी आणि ती तातडीने घ्यावी अशी आपली भूमिका गांधीजींनी स्पष्ट केली आणि इतर सर्व नेत्यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली गांधीजींची ही भूमिका होती की ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानातून गेल्यानंतर सुद्धा अहिंसेचे तत्व सोडायचे नाही याही गोष्टीवर त्यांनी भर दिला जागतिक लोकशाहीमध्ये गैरसमज होऊ नये ही जी चिंता निरुणा लागली होती त्याची काळजी घेईल अशा तऱ्हेने शब्द रचना ठरावात आत करण्यात येऊन काँग्रेसमध्ये फूट पाण्याचे संकट वाढत होते ते टळले आणि तो ठराव एकमेकताने पास केला अलाहाबाद ते वर्धा हा मतभेदाचा आणि विचार संघर्षाचा प्रवास होता लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा आणि नेते मंडळींना असणारा वैयक्तिक आदरभाव प्रत्येकाची आपापल्या विचारातील प्रामाणिक निष्ठा यामुळे याला संघर्षाचे स्वरूप यावेळी आले नाही एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाणीमुळेच ठराव एकमताने पास होऊ शकला पुढे सात ऑगस्टला मुंबईला छोट भारतचा ठराव पास होणार होता त्या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ हा वर्ध्याच्या सभेत झाला म्हणून वर्ध्याची ही सभा फार महत्वाची आहे गांधीजींचा हा मोठा राजकीय विजय होता गांधीजींच्या मनामध्ये जन निश्चित कार्यक्रम काय असावा या संबंधाने नेते चौकशी केली पण तेव्हा गांधीजींनी स्पष्ट कल्पना दिली नाही परंतु त्यांचा एक विचार स्पष्ट होता की जर इंग्रज सत्तेने बेपरवाई दाखवून हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा तिरस्कार केला तर ते त्यांच्याशी संपूर्ण असकार केल्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही ही भावना त्यांनी बोलून दाखविली कार्यक्रम त्यातून हळूहळू निगेल, असेही त्यांनी बोलून दाखवले वर्ध्याचा हा निकाल झाल्यानंतर सगळ्या देशभर एक नवे वातावरण निर्माण झाले आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकमेकांशी चर्चा करून भवितव्यात घडणाऱ्या जनसंग्रामाची चर्चा करू लागलो परंतु याच्या आधी आमच्या वैचारिक आयुष्यामध्ये एक महत्वाची घटना घडली होती या सगळ्या राजकीय चर्चा आंदोलने वगैरे गोष्टी चालू असताना हे सर्व समजून घेण्यात मी काहीसा व्यग्र होतो परंतु माझ्या आईचा माझ्या लग्नासाठी पाठीमागे असलेला आग्रह काही कमी झाला नव्हता आईचा विजय झाला आणि मी शेवटी लग्नास तयार झालो फलटण येथील कैलासवासी रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणूबाई हे स्थळ मला सांगून आले होते मी त्यांना कबूल केले की मुलगी जर साताराला आणली तर मी साताऱ्याला जाऊन तिला पाहीन मे महिन्याच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणे मी मुलगी पाहिली वधू पसंतीचा माझा एक दृष्टीकोन होता माझ्या घरात आणि विशेषतः माझ्या ऐशी जमवून अशा संस्कृतीत मुलगी पाहिजे अशी माझी धारणा होती कैलासवासी रघुनाथराव मोरे हे फलटणचे असले तरी त्यांचा परिवार मुंबईत राहत अस एक वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले होते बडोदे राजघराण्याच्या खासगी खात्यामध्ये ते महत्वाचे ग्रस्त होते त्यांची फलटणला उत्तम शेती होती वर्षातून दोन महिने आपल्या गावी जाऊन तेथील घरंदाज संस्कार मुलींना मिळतील याची ते काळजी घेत असत मोरे परिवाराची ही पार्श्वभूमी होती शिक्षित पण एकत्र कुटुंबात रमून जाईल अशी वधू मला पाहिजे होती साताऱ्यात यादव गोपाळपेठेतील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी मी वेणूबाईला प्रथम पाहिले काही प्रश्नोत्तरे झाली मी वकील असलो तरी राजकीय कार्यकर्ता आहे हे मी स्पष्ट केले तिच्या चेहऱ्यावर मला विलक्षण सौम्य प्रसन्नता दिसली दिव्यासारखे लखलखणारे तिचे मोठे डोळे पाहून माझ्या मनाने होकार दिला कराडला परत जाऊन माझा होकार मी माझ्या आईला कळवला मेच्या सुरुवातीस हे सर्व घडले आणि दोन जून रोजी माझा व वेणुबाईचा विवाह कराड येथे झाला आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा एका बाजूने जनआंदोलनाच्या बाजूने आपले मन तयार करणारा मी हे जन आंदोलन असे उंबरठ्यावर आले असताना लग्नाला कसा उभारायलो हा विचार केव्हा केव्हा माझ्या मनाशी येऊन जातो परंतु निर्णय घडला हे खरे आणि त्यातून माझे पुढचे जीवन घडत गेले हेही खरे दरक आणि जीवन नेहमीच हातात हात घालून चालते हे खरे नाही हाच त्याचा अर्थ आणि एकादृष्टीने जल आंदोलनाचा जो वादळी संसार मला पुढे पहायचा होता त्यासाठी आवश्यक ती जुरीदरीन मला मिळणार होती त्याचा हा योगायोग होता किंवा अर्थ होता असे म्हणले तरी चालेल माझ्या विवाहासाठी जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जमले होते आणि माझ्या विवाहास मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेले स्वामी रामानंद भारती यांनी विवाह समारंभाच्या शेवटी भाषण केले त्यामध्ये या होणाऱ्या जनआंदोलनाचा अतिशय सूचक असा उल्लेख केला पूर्वी के डी पाटील आणि माझ्यात ठरल्याप्रमाणे एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या मे महिन्यात हायकोर्टातून आमच्या वकिलाच्या संदा आणाव्यात म्हणून मुंबईला गेलो मुंबईलाच जायचे म्हणून आपल्याकडे दोस्त बरोबर घ्यायचे असे ठरले आम्हा दोघांचे स्नेही कोरेबंधू यांच्यापैकी एक आणि मी माझ्याबरोबर माझे नवे झालेले मित्र श्री यशवंतराव पार्लेकर असे आम्ही मुंबईला गेलो ही माझी मुंबईला तिसरी किंवा चौथी भेट असेल यापूर्वी जेव्हा मी मुंबईला गेलो होतो तेव्हा कुणाच्या तरी ओळखीने कुठेतरी थांबत असे या खेपेला मात्र आठवडा मुंबईत काढायचा असे ठरवून आल्यामुळे कुठेतरी राहणे जरूर होते आमच्या खिश्याला परवडणारे ठिकाण म्हणजे माधवाश्रम होते म्हणून प्रार्थना समाजजवळच्या माधवाश्रमात आम्ही आश्रयाला गेलो तो संबंध आठवडा आम्ही माधवाश्रमात काढला त्या काळच्या परिस्थितीमध्ये आमच्या कल्पनेने पुरेशी व्यवस्था तिथे होती यावेळी आम्ही सर्व मुंबई पाहायचे असं ठरवले होते आणि जितके फिरता येईल तितके फिरायचे अशी आमची कल्पना होती पहिल्या एक दोन दिवसात हायकोर्टात जाऊन आम्ही आमच्या वकिलाचा संध्या घेतल्या हातात सनद आल्यानंतर एक वेगळी भावना मनात येऊन गेली की कुठल्याही कोर्टात हक्काने हजर राहण्याची परवानगी आम्हाला या निमित्ताने मिळते आहे एक प्रकारचा नवा आत्मविश्वास मनात निर्माण झाला दुसरे जे महत्वाचे काम आम्ही केले ते म्हणजे आम्हाला आवश्यक असणारी कायद्याची पुस्तके खरेदी करण्याचे वकिलीचा उद्योग सुरु करायचा म्हणजे महत्वाची कायद्याची पुस्तके जी असतील त्यांची मूल गरज होती आणि ती लायब्ररीत जाऊन पाहण्यापेक्षा आपल्या घरी असलेली बरी म्हणून अशी प्रत्येकी दहा पंधरा पुस्तके केळींनी आणि मी आमच्यासाठी खरेदी केली त्या त्यासंबंध आठवडाभरात आम्ही मुंबई शहरातील सर्व महत्वाच्या भागात फिरून आलो एवढे मोठे शहर त्याचा उद्योगधंद्याचा व व्यापाराचा पसार आम्ही प्रथमच पाहिला मुंबईच्या कहाण्या आम्हाला ऐकून माहीत होत्या परंतु हे शहर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याचा जो काही परिणाम माझ्या मनावर झाला तो म्हणजे या शहरामध्ये जबरदस्त श्रीमंती आहे तितकीच विलक्षण गरिबी पण आहे हे जाणवले आमच्या ओळखीचे सातारा जिल्ह्यातील कामगार मुंबईत होते त्यातील एक दोघांकडे त्यांच्या आमंत्रणावरून जेवायला गेलो तेव्हा तेथे ही मंडळी कशी राहतात आणि जेवणखान कसे करतात याची थोडीफार कल्पना आली फार थोडे लोक आपल्या कुटुंबासह येथे राहत असत एखादी खोली आणि त्यामध्ये 5-25 माणसे आणि कुठल्या तरी खानावर चढणाऱ्या बाईच्या घरी सकाळ संध्याकाळचे भाजी बाकरीचे जेवण ही त्यांची जीवाची मुंबई होती दिवसभर कष्ट करावे, आणि जेथे जागा सापडेल तेथे रात्र काढावी असा आयुष्यक्रम ही कामगार मंडळी जगत असताना आम्ही पाहिली अशांचा या मी मोठ्या आपुलकीने पाहुचार घेतला कारण त्यांना आमच्याबद्दल जिवाळा होता जसे गिरगाव पाहिले तसेच मुंबई बंदर व तेथे चाललेले काम पाहिले बंदरात कष्ट करणाऱ्या लोखंडी जथ्थ्यातील गाववाल्यांना भेटलो मरीन ड्राईव्ह व मलबार हिलकडेही एक चक्कर मारून झाली या अफाट व अजब शहराबद्दलच्या संमिश्र भावनामनामध्ये गर्दी करून आल्या माधवाश्रमातले ते पाच सात दिवस सहज निघून गेले मुंबई पाहून झाली होती तेव्हा आता आपापल्या गावी जाऊन आता सनद घेतली जाईल तर वकिलीचा जा उद्योग सुरू केला पाहिजे या जाणिवीने परत फिरलो माझ्यापुढे माझ्या मित्रांच्या चर्चेवरून प्रश्न निर्माण झाला होता की मी प्रॅक्टिस कुठे सुरू करावी मी आता तसा सबंद जिल्ह्यात माहीत झालं होतो तेव्हा काही मित्रांचा सल्ला होता की सातारा जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू करावा पान माझे मन मला सांगत होते की इतक्या गंभीरपणाने वकिली करता, जर मला सातारा जायचे असेल तर नीट बस्तान बसेपर्यंत पाच दहा वर्षापर्यंत वाट पाहण्याची माझी तयारी असली पाहिजे आणि या पाच दहा वर्षात वकिलीच्या व्यवसायाशिवाय दुसरे कुठलेही काम मी करता कामा नाही असे केले तरच माझे वकिलीचे काम साताऱ्यामध्ये ठीक चालेल हा सर्व विचार करून माझाही निर्णय घेतला की वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी माझी आयुष्य आहे असे मला वाटत नाही झालोच आहे वकील तर कराडला वकिली करायचा प्रयत्न करू त्याला जोडून राष्ट्रीय सर्वेचे आपले नेहमीचे कार्य करत राहेला करार सोयीस्कर आहे सातारा न्यायालयाचा नाद मी सोडून दिला आणि कराडला प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला कराडमध्ये गुरुवार पेठेत कोळेवाडीकर देशपांडे यांचे घर आहे ते घर मी भाड्याने घेतले आणि तिथे वकील म्हणून माझ्या नावाची पाठी लावून त्या घरात मी राहायला आणू एक एकोणीसशे सालचा सा, जुलैचा सा महिना असेल यावेळी मी एक वर्षभर वकिलीचा व्यवसाय केला कारण एकोणीसशे बेचाळीस सालच्या ऑगस्ट महिन्यात आमचे दुसरे रामायण सुरू होणार होते त्यामुळे एक वर्षाचा माझा जो वकिलीचा अनुभव आहे तो काही फारसा नोंदण्यासारखा आहे असे मला वाटत नाही माझ्या घरी गर्दी असायची परंतु ती तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची त्या कार्यकर्त्यांना मोठा अभिमान वाटत असे की मी त्यांच्यात राहून वकिलीच्या पेशामध्ये प्रवेश केला एवढ्या एका गोष्टीचा त्यांना आनंद होता त्यामुळे मी कोट्यात जाईतोपर्यंत हे लोक माझ्याभोवती गर्दी करून बसलेले असायचे हळूहळू फौजदारी खटले माझ्याकडे येऊ लागले आणि वकिलाच्या पेशात चार पैसे मिळतात याचा मला अनुभव येऊ लागला त्यावेळी मी या वकिलाच्या क्षेत्रात असे पाहिले की या धंद्यामध्ये विलक्षण स्पर्धा आहे जुनी वांसे नव्या माणसांना संधी देत नव्हती नवी माणसे एकमेकांच्या केसेस काढून घेण्याच्या खटपटीत असत फौजदारी न्यायदानाचे कामही मोठे विलक्षण व चमत्कारिक स्वरूपाचे होते या सगळ्या अनुभवातून मी जायचा प्रयत्न करत असताना आपण फार खालच्या स्तरावर या पेशाचे काम सुरू केले याची थोडीशी बोसणी माझ्या मनात सुरू कारण ज्या तऱ्हेची स्पर्धा तेथे चालू होती त्या स्पर्धेत मी भाग घेऊ शकत नव्हतो हो लॉ कॉलेजच्या लायब्ररीत बसून कायद्याच्या तत्वांचा अभ्यास आणि हायकोर्टाच्या निर्णयांचा केलेला व्यासंग यांचा मी दैनंदिन कामाशी कुठे संबंध येतो आहे असे मला दिसेना माझ्या एका फौजदारी खटल्याचा अनुभव सांगतो म्हणजे चित्र कसे होते याची कल्पना स्पष्ट होईल एका सरकारी खटल्यात पोलीस जमादार प्रॉसिक्यूटर म्हणून काम करत होते ज्याचा मूळ खटला होता त्याला त्यांच्याबद्दल विश्वास वाटेना म्हणून विश्वासाचा वकील म्हणून त्यांनी मला निवडले मी त्या माणसाला सुरुवातीला सांगितले तुझा खटला चालवण्याचं सा काम पोलीस जमादार प्रॉसिक्यूटर करत आहेत त्यांचं सहकार्य मला मिळालं नाही तर मी तुला कशी मदत करणार त्याचा आग्रह पडला म्हणून मी त्याचे वकीलपत्र घेतले अर्थात पोलीस जमादार प्रॉसिक्यूटर हेही तेथे ते होते त्यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की प्रॉसिक्यूटर सरकारी साक्षीदारांच्या ज्या साक्षी घेत होते त्यावरूनच त्यांचा आणि आरोपीचा आतून काही करार झाला आहे एका गरीब शेतकऱ्याची बैलगाडी त्याच्या शेजारच्या एक दांडगेश्वर उचलून घेऊन गेला होता हा या खटल्याचा विषय होता सरकारचे साक्षीदार जे आले तेच सांगू लागले की गाडी फिरेदीची नव्हतीच मुळी मी समजून चुकलो की या खटल्याचा निकाल काय लागणार आहे मी माझे वकीलपत्र त्यातून काढून घेतले मी त्या माणसाला सांगितले की तुझा यात निभाव लागणार नाही माझा तेव्हा पक्का समज झाला की पोलीस प्रॉसिक्युटर आरोपीचे वकील आणि मॅजिस्ट्रेट यांनी या केसा निकाल काय द्यायचा हे आदेश ठरवलेले आहे मी हा एक नमुना सांगितला सर्वच काही असे असेल असे माझे म्हणणे नाही पण बरेचसे असे काही होते हे मात्र खरे मी त्यावेळच्या धंद्याची ही परिस्थिती सांगितली आहे मी वर्षभर काही फौजारे खटले चालवले माझ्या एका वर्षाच्या मुदतीच्या दृष्टीने एकोणीसशे सालच्या जून महिन्यापर्यंत मी महिना चारशे पाचशे रुपये मिळू लागलो होतो घरच्या लोकांना माझी मदत होऊ लागली होती मीही स्वतः पैसे मिळू लागलो याचे समाधान माझ्या मनात होते दिवाणी दाव्यांकडेही मी थोडेफार लक्ष दिले पण त्यात मी काही फारशी प्रगती करू शकलो नाही दहा पाच किरकोळ स्ूपाचे दावे माझ्याकडे होते त्यासाठी बराच कोर्टाच्या बाररूमधे जाऊन बसण्याची पाळी मला येत होती बाररूमधील वकील लोक काही जुने होते काही नवीन होते ही चांगली माणसे होती माझी त्यांची यापूर्वीची ओळख होती कार्यकर्ता म्हणून माझे नाव प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांच्या मजतीचा फायदा मिळत होता पण पुष्कळ वेळात तिथे चालणाऱ्या चर्चा ज्या पद्धतीनं चाललं ते पाहिले तेव्हा माझ्या मनाशी विचार येऊन जाई की जर आपले सगळे आयुष्य या वातावरणात असेच जाणार असेल तर माझ्या ज्या आशा व आकांक्षा मनात धरून मी शिक्षण पुरे कल एका अर्थाने व्यर्थ आह हळूहळू माझ्या मनावर निराशा पकड घेऊ लागली आणि मला हे पक्के दिसून आले की या वकिलीच्या व्यवसायात मी कधीच रमणार नाही माझ्या अंतर्मनात काय चालू होते त्याचे त्याचेही दिग्दर्शन केले आह अधूनमधून मी इतरही कोट्या जाण्याचा प्रयत्न करू लागलो कोल्हापूर संस्थानच्या वकिलीचीही मी सनद काढली होती आणि पन्हाळा तालुक्याच्या कोटापुढे दोन चार फौजदारी केसे चढण्याकरता मी जात असे पंधरा दिवसातून एखादा शनिवार रविवार इस्लामपूरला के पाटील यांच्याकडे मी जात असे केडी पाटील यांचेही माझ्यासारखेच चालले होते पण त्यांना इस्लामपूरमधील मोठे प्रख्यात वकील श्री रानडे यांचे सहकार्य लाभले होते केडींनी माझी आणि रानडे यांची ओळख करून दिली अतिशय हुशार वकील प्रकृतीने व प्रवृत्तीने धीर गंभीर कामामध्ये यश हटकून मिळत असे त्यामुळे पक्षकारांची त्याच्याकडे गर्दी असे केसची मांडणी करण्याची हातोटी उत्तम फौजदारी खटल्यातील उलट तपासणी करण्याची त्यांचे कौशल्य नमोदार होते परंतु संध्याकाळी सात पिण्याच्या शौकामुळे त्यांची भेट बंद असे केळडी आणि मी श्री रानडे यांना रविवारी दुपारी भेटत असू आणि ते मुख्यतः वकिलाच्या पेशाकरता नव्हे तर त्यांना राजकारणामधील आमचे विचार व अनुभव ऐकायची इच्छा असे त्यामुळे मी वकील म्हणून ज्युनियर असलो तरी कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यात माझी सिनियरिटी सर्वांनी स्वीकारली होती माझ्या वकिलीचे हे पहिले वर्ष अशा पद्धतीने गेले या वर्षात मी काही नव्हे थोडेफार शिकलो मनुष्य स्वभाव न्यायदानाच्या पद्धतीचे स्वरूप पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची अंदाधुंदी ही मी फार बारकाईने पाहून घेतली आणि माझ्या अनुभवामध्ये ही एक नवी भर पडली साहित्य संमेलनाशी माझे साहचार्य फार जुने आह याच काळात म्हणजे एकोणीशे बेचाळीस साली कराडला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने साजरे झाले कराडच्या साहित्यिक परंपरा जुन्या आहेत वाङ्मयीन कार्यामध्ये भाग घेणारा एक जाणता संच कराड कराडमध्ये तेव्हा काम करत असे कवी बालकृष्ण पू पा गोखले पंडित सप्रे शंकरराव करंबळेकर कृष्णराव सरडे वगैरे नाव सहज डोळ्यांपुढे येतात या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सांगलीचे सुप्रसिद्ध कवी साधूदास होते महाराष्ट्रातील काही प्र... सुप्रसिद्ध साहित्यिक व विद्वान या संमेलनास अगत्याने आले होते माझी वाङ्मयन विषयांची ओळख तर चांगली होतीच पण साहित्यिक क्षेत्रामध्ये चाललेल्या चळवळींची माहिती करून घेण्याचा मला छंद होता वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांची वर्णने मी रस घेऊन वाचत असे व त्या क्षेत्रातील काम व माणसे यांच्याबद्दल कुतूहल व आदर असे यामुळे कराडमध्ये भरलेल्या संमेलनामध्ये मी क्रियाशील होऊन भाग घेतला या संमेलनामध्ये दोन परिसंवाद योजले होते एका परिसंवादाचे अध्यक्ष प्रसिद्ध विद्वान व भाषाशास्त्रज्ञ श्री क्रू पा कुलकर्णी यांच्याकडे होते व दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्षपद मस्कडे होते माझ्या आठवणीप्रमाणे या परिसंवादाचा विषय बहुजन समाज व साहित्य असा होता दोन्ही परिसंवाद चांगलेच रंगले आमचा परिसंवाद तर फारच सुरेख झाला माझे अध्यक्षीय समारोपाचे भाषण मी व्यासंगपूर्ण असे केले माझे हे भाषण श्री क्रू कुलकर्णी यांना फार आवडले तसे त्यांनी मला सांगितलेही मी हे सर्व विसरून गेलो होतो पण परवा क्रू पानचे आत्मचरित्र कृष्णाकाठची माती मी चाळत होतो तेव्हा त्यांनी या परिसंवादाचा मोठा गौरवपूर्ण वल्ल केला आहे हे जेव्हा मी पाहिले तेव्हा आठवण ताजी झाली आणि आनंद झाला वकिलांचा धंदा हा असा चालू असताना राजकारण मी पूर्वी सांगितले त्याप्रमाणे अधिक स्पष्ट झाले होते आणि जनआंदोलनाच्या चा दिशेने चालले होते राजकारणाकडे मी काही पाठ फिरवली नाही त्या सालच्या एप्रिलमध्ये झालेल्या अलाहाबाद काँग्रस्तनंतर निर्माण झालखा सर्व प्रश्नांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण एकत्र बसले पाहिजे अस्ळींनी सुचवले तेव्हा आम्ही एक शनिवारी रविवारी आमच्या चारसा मित्रांना निमंत्रण करून कोल्हापूर संस्थानातील कोडोली येथील आमच्या दोघांच श्री विश्वानाथराव कोर यांच्याकड जायचे ठरवल विश्वनाथराव उर्फ तात्यासाहेब कोरे उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ते म्हणून आज विख्यात आह आणि त्यांचा आणि माझा सर्व जन्मभर ऋणानुबंध वाढत गेलि आहा त्याव त्यापार आणि शेती यामध्ये लक्ष घालत होत त्यांना डागमाळा म्हणून वारणाकाठी अत्यंत उत्तम प्रकारचे उसाचे पीक काढणारा शेतीचा उद्योग होता आम्ही योजलेली आमची ही बैठक आम्ही त्या डागमाळ्यामध्येच घेतली मला आठवते केरडी तात्याकोरे आणि इतर मंत्रिमंडळी हजर होती अलाहाबादच्या काँग्रेसचा मला समजलेला अर्थ मी त्यांना स्पष्ट करून सांगितला आणि या मतभेदातून एकतर काँग्रेस फुटेल तरी नाहीतर गांधीजी आपल्या इच्छेप्रमाणे जल आंदोलन सुरू करतील हा माझा कयास मी त्यांना सांगितला त्यावेळेच्या वातावरणाने आम्ही सगळे भारून गेलो असल्यामुळे केडींनी त त्या ठिकाणी कबूल केले की असे आंदोलन होणार असेल तर तुमच्याबरोबरच आम्ही आमच्या वकिलीला रामराम ठोकू तात्यासाहेब कोरे यांची आम्हाला सहानुभूती होती आमच्या मित्रांपैकी परिस्थितीने सुखी असलेले ते गृहस्थ होते पण मैत्रीला अत्यंत उत्तम राष्ट्रीय विचार त्यांनी स्वीकारले होते त्या दिवसाची फी दुपार आणि संध्याकाळ या अनेकविध राजकीय व इतर चर्चांमध्ये रंगल्याची आठवण मला नेहमी होते तात्या कोरे आम्हाला थट्टेने म्हणतात तुम्हाला हे उद्योग करायचे होते तर वकिलीच्या पाट्या कशाला लावून बसलात मी त्यांना सांगितले वकिलीचा अभ्यास करण्याचा निर्णय करण्यापूर्वी मी हा विचार केला होता की वकिली आणि राजकारण हे एकत्र करता येतं जे चांगल्या तऱ्हे करता येईल ते करायचं पण आमच्या जीवनात राजकारणाला प्राधान्य आहे कारण राजकारण हे स्वातंत्र्याचं राजकारण आहे आणि आम्ही त्याला मनाने वाहून घेतलं आहे अशा चर्चांमुळे आमचे जे निर्णय झाल होते ते अधिक स्पष्ट आणि स्वच्छ होत होते केळींशी प्रकारे माझे बोलणे होत होते तसे जिल्ह्यातील इतर मित्र विशेषतः एकोणीसशे बेचाळीस सालच्या चवळीमध्ये माझ्याशी संपूर्ण साथ केलेले माझे मित्र श्री शांतारा मिनामदार यांच्याशी या बाबतीत मी खूप चर्चा करत असे माझ्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असे आणि सर्व कामात ते मला सहकार्य करत होते कोर्टाची वेळ संपली म्हणजे संध्याकाळी या मित्रांबरोबर घेऊन राजकारणातील गप्पा झोडत बसणे हा आमचा आवडता उद्योगच होता मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला राजकारण वेगाने पुढे जात होते आणि त्या वेगाच्या प्रवास सापडून आम्ही तिकडे खेचले जात होतो वर्धा वर्किंग कमिटीचा ठराव एकोणीशे बेचाळीसच्या जुलैमध्ये पास झाला आणि आम्ही सर्व मित्रमंडळी पुन्हा एकदा कराडमधील आमच्या घरी एकत्र जमलो त्यावेळी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक होणार असे जाहीर झाले होते आणि या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये जितके जास्तीत जास्त मित्र घेऊन जाता येईल तेवढे न्यायचे असा माझा विचार होता के पाटील आमदार चंद्रजीराव पाटील तात्या कोरे किंवा त्यांचे बंधू या सर्वांनी आमच्याबरोबर मुंबईला यावे असे मी योजले आणि मुंबईला जायच्या तयारीला लागलो तेव्हा माझे लग्न होऊन फक्त एक दीड महिना झाला होता नवीन घरात नवीन लग्न झालेली तरुण पत्नी होती तिच्याशी अजून हे सर्व राजकारणातील प्रश्न बोलू शकलो नव्हतो पण आमचे आयुष्य कोणत्या दिशेला जाणार हे केव्हा जरी तिला पाहिजे असे माझ्या मनात येत होते गणपतरावांना माझ्या विचारांची कल्पना मी दिली त्यांना सांगितले की हे एकदम वेनुबाईला सांगून तू तिला घाबरू नकोस जस जशी परिस्थिती येईल तस तसे पाहत राहू आईलाही थोडीफार कल्पना द्यायचा मी प्रयत्न केला ती थोडी दुःखी झाली परंतु कदाचित अजूनही हे चळवळीचे संकट टळेल अशी आशा ती मनात बाळगून राहिली